अजून लढाई आली म्हणे लढाई आली मुंबई जाई झाली कोणा गिरणी मजुरांची दही झाली आपली हाली वाजणार मग म्हणे बोंब गोळा पडणार ऐकून हात पाय थंडगार गिरणीचा पडता हाती बार पायका मुले घेऊन निसंगे परिवार देशन वर झाली गर्दी कोकणे महामानचा भरणा अनिवार शिवाय व्यापारी शेते चावकार त्यांच्या काळात तिकीट मिळण्याची व मारा मार गर्दी मध्ये वाटे कुठे मिळणार बाय कपोरांचा पार कुणाची लाल कोण घेणार घडलेला स्वतः पाहुणे प्रकार नवरा बायकोला सांग बे चार जे नवरा बायकोला सांग बे चार जे घर कसं पुढ घरबारणी करावं कसं पुढ कोण थांबविणार म्हणजे सरकार नुरी जाय कुठली तुला नाही कळायचं त्यातलं बाधसामान निघल तुला तिकीट काढून गाडीत बसवून येतो काढून घेतो नाही तुम्ही येऊन पोट कशाला भरायच कार तिकड कुठं हाय लढाई माग झाला इकडं माल पैसे वाल्यांच हाता घडल आल गरिबांच हा भगवंता वारी चिंता तू गरीबांचा गरीब वारी चिंता तू बायकू माणूस विनाकारणी आमच्या पुरुषाच्या दुसरीकडे धंदा माहिती तुला महिना मनी ऑर्डर पाठवत जाईल पडत मनी ऑर्डर तिकड वादळात आपल्याला माझा जीव खालवर खालवर नाही पटायला मिळाल तर गोळी करून देत मागू अगं पण इतकी लाखो माणसं मुलं बाळ बायका देशाला पाठवतात ती सारी आता। बायका पणांची अडचण साठी असतील काय आहे का तुमचं अग तस असतं म्हणजे तुला आणलीच नसतील काय व्हायचं wa wa wa wa wa wa vai kuasa vitrachi